श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते या दिगा वासुदेवांद सरस्वती दत्त श्री दत्त महात्म्य अध्याय तिसरा श्री गुरुदत्तात्रेयाम गुरु म्हणाले शिष्या ऐक सतीचा सुरस प्रश्न ऐकून देवांकडे पाहून नसूया सतीला म्हणाली सूर्योदय व्हावा या इच्छेने हे देव तुझ्या सदनी आले आहेत ते तुला विनवीत आहेत माझ्याही मनात तेच आहे सूर्य दिसला नाही तर कालाचा उच्छेद होतो त्याच्यामुळे कर्माचा उच्छेद होतो कर्मोच्छेदामुळे सत्वर व स्वच्छंदाने लोकांचा उच्छेद होतो ते माहे साधवी असा अनर्थ का करावा तू व्यर्थ आग्रह धरू नकोस पर्याकरता देह जरी गेला तरी चालेल त्यावर सती म्हणाली अनसुए ज्यामुळे मला शोक घडेल व महादुःख ओढवेल असा विवेक का सांगतेस पती माझा केवळ प्राण आहे मांडव्य ऋषींचा शाप भयंकर त्यामुळे सूर्योदयाबरोबर माझा पती मरण पावेले हेतु तू जाणत नाहीस का त्यावर अनसुयेने उत्तर दिले अगे सती जरी तुझा पती मृत्यू पावला तरी मी त्याला तत्क्षणी जिवंत करीन त्याची चिंता करू नकोस तुझा पती निशंकपणी निरोगी होऊन उठेल मी त्रिवार भाक देते मनात दुःख आणू नकोस अनसुयेने दिलेले असे वचनमान्य करून तथास्तू म्हणून आदित्याला नमन केले ती म्हणाली हे तेजो निधी सूर्य विश्वकर्त्या तू समर्थ असूनही मर्यादा न टाळता माझे वाक्य पाळलेस आता मी माझे वाक्य परत घेतले आहे तू त्वरेने उदय पाव असे म्हणताच सूर्य उगवला जिच्या वचनाने तो लीन झाला होता तिच्याच वचनाने तो सूर्य उगवला व त्याने त्रिभुवन सुखी केले लांबच्या प्रवासावरून पती परत सती सुप्रसन होते त्याप्रमाणे कमलिनी प्रसन्न झाल्या सूर्याने उगवताच दोन कृत्ये केली एक अंधाराचा पूर्ण विनाशिप्राणांचे हरण सतीचे लाहून अनसुया गंभीरपणाने तिला म्हणाली तू भिऊ नकोस माझे वचनाटवून सावधान राहा जर मी अनन्य भक्तीने पतीसेवेने देह झिजविला असेल काया वाचा मनाने स्वतःच्या पतीची धर्मानुसार सेवा केली असेल स्वप्नातही पतीहून दुसरे दैवत न जाणता सात्वी धर्म सतत यथार्थपणे पाळला असेल तर त्या धर्माच्या अंशापासून ब्राह्मणाला पुन्हा जीवन मिळावे आणि हा निरोगीपणाने उठून शंभर वर्षांपर्यंत जगावा ह्याचे मन कोठी निघून गेले असेल तरीही त्या, तरी त्याचे पुनरागमन व्हावे व त्याचे जीवन यावे असे अनसुया बोलताच ब्राह्मण सजीव होऊन स्वतः उठून बसला त्याच्या पत्नीला हर्ष झाला त्या ब्राह्मणात अंतर्बाह्य बदल झाला तो देवाप्रमाणे दिसू लागला सर्वांना आनंद झाला सुरवर पुष्प वर्षाव करू लागले सर्व देवांनी वंदन केले अप्सरा आनंदाने नाचू लागल्या व गंधर्व ही प्रेमाने अनसुयेची कीर्ती गावू लागले हे सतीश्रेष्ठ वेदांनी गायलेल्या अत्रिभार्ये तुझा जय असो पतीसे सदैव रत राहणाऱ्या सामर्थशाली साध्वी तुझा जय जयकार असो लेल्या सूर्याला उदयास आणून देवांचे कार्य करणाऱ्या हे पतीवृते तुझा जय जयकार असो सतत धैर्यशाली राहणाऱ्या है आर्ये माते तुला आमचा नमस्कार आहे देवानु अनुसुयेला म्हणाले दे। तू विश्वाला वाचवून अघटित कार्य केले आहेस आणि आम्हाला यशाचे दान दिलेस आम्ही प्रसन्न होऊन तुला वर देतो अनसुया वंदन करून म्हणाली मी काय मागून घेऊ स्वधर्म पालनाने मी कृतार्थ आहे आता तुम्ही जर वर देत आहात तर हेच मागते की याव जीवपतीयोग असावा ब्रह्मा विष्णू व महेश हे माझे पुत्र व्हावेत याहून अन्य इह आणि परत्र मला काही नको माझे मन दुसरीकडे जात नाही त्यावर देव म्हणाले हे वर दिले ब्रह्मा हरी व हे तुझे पुत्र होऊन जगाचा उद्धार करतील ही खात्री बाळग असावर देऊन निरोप घेऊन देव स्वर्गाला गेले अत्रीसह अनसुया आश्रमाकडे परत आली इकडे राजाने मांडव्य ऋषींना ओळखून चुळावरून उतरविले व त्यांची प्रार्थना करून त्यांना शांत केले तेव्हा ऋषी यमसदनाकडे गेले व यमापुढे जाऊन म्हणाले दिग्पालांच्या अन्छाणे राजा होतो राजा जो दंड करतो तो दिक्पाल करतो तू मला सुळावर का चढविलेस ते सत्वर सांग तेव्हा यमाने सांगितले तू कुमारवयात काट्याने एका पक्षाला इजा केली होतीस त्या पापाचा परिणाम म्हणजेच सुळावर चढणे तेव्हा ऋषी म्हणाले हे पातक माझ्या पित्याला लागते कारण तो कुमारवयातील अविवेक आहे यमधर्मा हा तू अधर्म केला आहेस तरी तू दासीच्या पोटी जन्म घेशील तेव्हा यम विदूर झाला आणि आर्यमाने यमदंड धारण केला असो शिष्या देवांचा वर मान्य करून त्रिमूर्ती अनुसूयच्या वाढू लागले ज्यांच्या स्मरणानेच गर्भवासाचा फास तुटतो त्यांना कोठला गर्भवास परंतु अजन्मा असूनही ह्या लोकात ते भक्ताधीनता दाखवितात अनुसुयेला डोहाळे लागून ती उत्तम ज्ञान बोलू लागली असे नऊ महिने लोटले अत्रिमुनी योग्य संस्कार केले मार्गशीर्ष पौर्णिमा प्रदोष समय मृग नक्षत्र या शुभदिवशी दिवशी पुत्र झाले अत्रिषी पुत्रवदन पाहण्याकरता आले तो त्रिमूर्तींना पाहून त्यांचे मन विस्मित झाले खालच्या दोन हातात माला व कमंडलू मधल्या दोन हातात डमरू व त्रिशूळ वरच्या दोन हातात शंख व चक्र धारण केलेली काशाय वस्त्र परिधान केलेली विभूतीचे लेपन केलेली मस्तकावर जटामंडन केलेली अशी जी त्रिमूर्त्यात्मक भक्त कैवार्याची अन अत्यंत वत्सल दिव्यमूर्ती पाहून अत्रिअनसुया यांनी हात जोडून वंदन केले व सद्गदस्वरात स्तुती केली हे परा अजा अव्यया निर्विकारा जगत कारणा जगदाधार सत्यासंगा तुझा जय जयकार असो जाचा पोटात कोटी ब्रह्मांडे सुखाने फिरतात तो तू सर्व व्यापी आमच्या पोटी ये तोस, ही गोष्ट खोटी आहे सृष्टी निर्माण होण्यापूर्वी तू होतास सृष्टीच्या स्थिती कालातही तू असत्य आणि प्रलयकालीही निर्बाधपणे सत्य असतोस तुझे वचन असत्य होईल काय तू स्वतःच्या ब्रिजावळीचे रक्षण करतोस भक्तांचे वासना रूपी वन जाळून टाकतोस त्यांचा सांभाळ करतोस आणि त्यांच्या कामात कधी आळस करत नाहीस स्वतः स्वतंत्र असूनही भावभक्तीच्या ओढीने तू परत होतोस तुझा मंत्र कोण जाणू शकेल हे यंत्रबद्ध विश्व तू चालवितोस ह्या रूपाला आमचा पुत्र म्हणजे विडंबन आहे म्हणून तू बालरूप धरून राहिल्यास आम्हाला आनंद होईल पुत्रभावाने तुझे लालन पालन करण्याचे आमच्यावरील मायेचे आवरण जाईल असे म्हणून दोघांनी श्री दत्तांचे पाय धरले तेव्हा तो वनमाळी म्हणाला तुम्ही कुलपर्वतावर तप केले त्यावेळेस मी तुम्हाला तीन स्वरूपात दर्शन दिले होते एकाचे ध्यान केले असता तुम्ही तिघे कोण आलात असे तुम्ही विचारले असता आम्ही तिघे एक रूप आहोत असे सांगितले होते पुढे अतिथी होऊन नग्न भिक्षादान मागितले तेव्हा तशी भिक्षा दिल्या वेळी अनसुये पुढे तीन बाळे झालो नंतर आमच्या शक्त्यांनी येऊन प्रार्थना करून आम्हाला परत नेले तेव्हा पाळणारिकामा म्हणून तुम्ही वरदान मागितले तसाच वर देऊन आम्ही शक्तींसह गमन केले देवगणांनीही तुम्हाला वरदान दिले आहे ते सर्व सत्य करण्यासाठी पूर्ववर स्मरण्यासाठी व लोकात भक्तीची कीर्ती वाढावी ह्या उद्देशाने ह्या दिव्य रूपाला प्रकट केले आहे तुमचा भाव पाहून मी तुम्हाला माझे दान दिले आहे मी तुमच्या स्वाधीन राहीन असे त्रिवार वचन देतो तत्कालगती देणारे असे माझे दर्शन निष्फल होणार नाही असे म्हणून विश्वाचा सूत्रधार अशा घननिळाने तीन बाळांची रूपे घेतली मग अतिने स्नान करून जात कर्म विधान केले त्यावेळी सर्व मुनिजनांनी जय जयकार केला सुरवरांनी पुष्प वर्षाव केला आणि वारा मनोहर वाहू लागला परातपराचा अवतार झाल्याने जगात फार आनंद झाला मूळ पुरुषाचा अवतार झाल्याने वांज वृक्षांना आली वंध्या स्त्रीला बाळ झाली आणि दुष्काळ निघून गेला धन्यानसुया पती व्रताजी विधी हरिहरांची माता झाली आणि जिचे स्तनपान करण्याने त्रिमूर्तींना तृप्ती येते बाराव्या दिवशी त्रिमुनी नाम करम करुण प्रेमाने त्यांचे अर्थानुरूप नावे ठेवली ज्याने स्वात्मदान केले त्या त्याचे नाव दत्त ठेवले सर्वांना आनंद देणारा म्हणून ब्रह्मांशाला चंद्र हे नाव ठेवले रुद्रांशाला दुर्वास हे नाव ठेवले मग अनुसुयेने पाळणा बांधून त्यात बाळांना निजवून गीत गाईले। त्याचा भावार्थ असा हे भजगांच्या माहेरा परात परा तुला मी झोका घालते सह्याद्री वर ज्याने अत्रिअनसुया यांचे पोटी प्रगटून नावाने ख्याती केली जो सुभक्तांना तारील अशा जगदुद्दारा उदारा भक्तजनांच्या माहेरा मी तुला अंगाई गाते तू प्रल्हाद भक्ताला विज्ञान दिलेस अर्जुन शरण आल्यावर त्याला सिद्धी प्रदान करून त्याचा उद्धार केलास व त्याला स्वचरणी स्थान दिलेस तू अलर्क आणि यदू हिहना तारलेस हे योगी श्रेष्ठा भक्तांच्या माहिरा मी तुला प्रेमाने हालबिते हे विश्वात्म्या परावरा भूमन भगवन तुझा जय असो तुला मी झोका घालते स्वेदज अंड जार ज व उद्विज अशा चार प्रकारच्या योनी रूप चोवीस तत्व रूप दोऱ्यांनी विनलेल्या पाळण्यात तू झोके घेत आहेस तो पाळना माया रूपी आडव्या स्तंबाला रूपी दोरीने बांधलेला सुन कर्म रूपी दोरी हाती धरून मी तुला हलविते आहे चळवळ करणे सोडून दे आणि श्रुती गीत श्रवण करून स्वानुभवाची उन्मनी झोप घे पाळना संपूर्ण जे उत्पत्ती स्थिती व संहार करतात त्यांना सतीने पाळण्यात निजवून स्वतःच्या हाताने पुन्हा पुन्हा झोके दिले भक्तीची गती काय आहे पहा जो त्रैलोक्याचा पालक त्याला भूक लागून तो अनसुये पुढे शोक करतो भक्तीची भूक अशी आहे दोघांना स्तनांना लाभल्यावर तिसरा आक्रंदम रडू लागला की अनसुया सती त्याला कृपादृष्टीचे अमृत बाजून संतुष्ट करीत यज्ञयागांनी ज्याला अजून तृप्ती दिली नाही त्याला सतीच्या स्तनपानाने तृप्तीचा ढेकर आला जे ऐहिक भोग प्राप्त होतात ती भक्तीची फळे नसतात सायू जगती ही स्थिती केवळ वेगळी आहे फळ जर निस्सीम प्रेम म्हणावे तर लालन पालनादींचे फळ काय असावे पितृकूळ उद्दरुण जाईल असे म्हणणेही निष्फळ आहे कारण स्वतः पिता व पितामह जर बाळे झाली तर तेथे पूर्वजकुळ कोठून तर ही केवळ विशाल क्रीडा ज्यांची तेच जाणवत असो चंद्रमात्या पितांना वंदन करून चंद्र मंडळात जाऊन राहिला व औषधींना जीवन देऊ लागला त्याची संतती तेथे वाढली दुर्वास स्वच्छंदाने पृथ्वीवर फिरवून दुर्वृत्तींना सदवर्तनी करू लागला दोघे पुत्र निघून गेल्यावर अनसुयेचे चित्त दुःखी झाले तेव्हा श्री दत्ताने पुढे येऊन तिला पूर्ववृत्तांत म्हणजे त्रिमूर्ती रूप आठ विन्यास सांगितले ते स्मरण होताच अनुसूयेला दत्त त्रिमूर्ती रूप दिसू लागला व विश्वरूप दिसले ते पाहून ती चकित झाली लगेच बालरूप धर धरुण योग माया तिला मोहित करून तो मांडीवर बसून स्तनपान करू लागला सर्व काम संपन्न असूनही योग माया पसरून बालभावाने कौतुकाने खेळ खेळू लागला बोबडे बोल बोलून मुग्ध चेष्टा करू लागला जो भुक्यांना वाचाळ करतो त्याचा हा विचित्र खेळ होई। जो पांगळ्यांना चालण्याची शक्ती देतो तो वेळोवेळा अडखळून पडू लागला विश्वाला ज्याचा आधार तो अनसुयेच्या गळ्यात मिठी घालत तो मातेला बाल करून दाखवी मुनीच्या बालकांना जमवून त्यांच्याबरोबर विविध खेळ खेळे अनसुयेने भोजनाला बोलविल्यास न येता खेळात गुंतुन राही ती धरण्यास आली म्हणजे दुडू दुडू धावत जाई माता पाटी लागल्यास तो हाती लागत नसे तो योग्यांनाही अगम्य मग कसा हाताला येणार परंतु ती दमली म्हणजे आपण होऊन हाती सापडे ज्याच्या पोटात ब्रह्मांडे मावतात त्याला अनसुया कमरेवर घेत त्याला न्याहू घालून घरात बसविले की तो अंगाला माती फासून घेत असे अशा प्रकारे नाना लीला दाखवून मात्या पित्यांना तो आनंद देत असे स्वतः असं असून एकटा असून जगालाधीनता भक, दाखवत असे आठ वर्षाचा झाल्यावर अत्रींनी त्याचा व्रतबंद करून त्याला विद्येचा उपदेश केला ज्याच्यापासून सर्व शास्त्री निर्माण झाली त्याची लिला आघाद आहे श्री दत्त कौपीन वगैरेचा त्याग करुण नग्नपणे स्मशानात जाऊन बसे वनासा नासाग्र दृष्टी ठेवून ध्यान निमग्न होई। योग जन चरणी लागत त्याचे असाधारण रूप पाहून पिंगल नाग व साध्य प्रश्न करीत श्री दत्ताने त्यांना सदुपदेश करून योगपूर्वक ज्ञान दिले त्या दिवसापासून त्याची प्रसिद्धी झाली दुष्टांना मार्गावर आणणारा शिष्टांना संरक्षण देणारा व लोकांना योग मार्गाला प्रवृत्त करणारा अशी त्याची कीर्ती ऐकून मुनी बालकडे परीक्षा पाहण्यासाठी श्री दत्त खोल पाण्यात बुडी मारत असे ते पाहून कित्येक जण तत्काल भिवून पळत परंतु तो त्याचा खेळ आहे असा विचार करून जे कित्येक टिकून राहिले त्यांची परीक्षा करता तो भलताच मार्ग अनुसारे काठावर येऊन स्वतः नग्न होऊन एका नग्न स्त्रीला घेऊन क्रीडा करत जी स्वश्रया स्वतःच स्वतःचा आधार असलेली स्वविषया अशी ती आधी माया स्वत नारी होऊन श्री दत्ताच्या मांडीवर बसून वाद्ये वाजवून गात असे तिला तो पान करवून स्वतःच तिचे म्हणजे शक्तीचे हुष्टे आपण घेई ते पाहून ते मुनिबालक पळाले तेजस्वी पुरुषांना दोष नाही असा विचार करूण जे शिल्लक उरले त्यांच्यावर संतोष प्रकट करून श्री दत्ताने अंगोपंगास योग त्यांना सांगितला ईश्वर साहस करतो ते धर्मबाह्य असते परंतु त्याला तेजस्वीपणामुळे दोष लागत नाही ज्याप्रमाणे अग्नि निर्दोष असतो त्याप्रमाणे ईश्वरी सामर्थ्य अंगी नसून जो मूर्ख एवढाच गुण घेतो तो क्षणात नष्ट होतो कर्म दारुण गती भोगायला लावते शिव धर्मातीत धर्मातीतपणे वागतो तो गुण पामर घेतात शंकर कालकूट विष परंतु पामर मात्र त्याला स्पर्श करताच मरतो ईश गुणातीत हे धर्म अधर्माच्या पलीकडे असतात ते श्रुतींना श्रोधार्य असून वायूप्रमाणे निर्दोष असतात थोरांची आचरणे सामान्यतः घेऊ नयेत परंतु वचने मात्र टाळू नयेत दोन्हीकडे योग्य ती पाळावीत धर्मानुसार असतील ती सांभाळावी श्रुती सांगते की त्यांची त्यांची चांगली आचरणी घ्यावी सूर्यसुद्धा त्यांच्या तुलनेने फिका पडतो मग सामर्थ्य ही नमानवाची गोष्ट शरीरे सारखी दिसत असली तरी ती ज्ञानी व अज्ञानी ह्यांची तुलना होऊ शकत नाही हे कुतर्क करणारा मूर्ख असतो अशी सर्व कष्टीर अर्जुन टिकून राहिला आणि त्याने योग ज्ञान मिळविलेमहंस श्रीमत परीव्राजकाचार्यवर्य श्रीमत्वासुदेवानंद सरस्वती विरचिने तुम्ही श्री दत्त महात्मे तृतीयोअध्याय गुरुदेव दत्तार्पणमस्त शेवल्ल दत्तापेयाजंग वासुदेवा सरस्वती वल्लभ ने गंगा वासुदेवा सरस्वती प्र